वाल्मिकी रामायण उत्तरकांड महात्मा लक्ष्मणाने प्रेरणा दिल्यामुळे सुतऋीने जे सांगितले होते महा ते तू सांगू लागला पूर्वी आतुरींचा पुत्र महामुनी दुर्वास नावाचा वसिष्ठांच्या पुण्यमय आश्रमात वर्षाकाळचे चार महिने राहिला होता तुझा महायशस्वी महा पिता महात्म्या पुरोहितांना भेटण्याच्या इच्छेने स्वतः त्या आश्रमाला गेला तेथे वसिष्ठांच्या डाव्या बाजूला तेजाने सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या त्या महामुनीला बसलेला त्याने पाहिले त्या तापसश्रेष्ठ उभयता मुंना विनितपणे राजाने अभिवादन केले त्यांनी स्वागत करून आसन देऊन पाय धुण्याला पाणी देऊन आणि फळेमुळे देऊन त्यांचा सत्कार केला आणि तो मुनीसह तेथे राहिला ते असे बसून उत्तम मधुर गोष्टी बोलत असताना सूर्य मध्यावर आला तेव्हा कोणत्या तरी कथेच्या प्रसंगी आपले जोडलेले हात पुढे करून राजा त्या अति पुत्र तपोधन महात्म्याला म्हणाला भगवान माझा वंशविस्तार किती लांबपर्यंत पसरलेला असेल माझ्या रामाचे आणि इतर पुत्रांचे आयुष्य किती राहील रामाचे जे मुलगे होतील त्यांचे आयुष्य किती असेल भगवान माझ्या वंशाची अवस्था कशी राहणार आहे हे माझ्या इच्छेकरता आपण मला सांगा राजा दशरथाने बोललेले ते वाक्य ऐकून अत्यंत तेजस्वी दुर्वासृशी बोलू लागले राजा पूर्वी देव असुर युद्धाच्या वेळी जे घडले ते ऐक देवाने दैत्याना धाक उत्पन्न केला तेव्हा तिने त्याची बाजू घेतलेली पाहून देवेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने धारधार चक्राने भृगुपत्नीचे डोके उडवले आपल्या पत्नीचा वध झालेला पाहून भृगुकुला प्रमुखाने क्रुद्ध होऊन शत्रूच्या कुलाचा उच्छेद करणाऱ्या विष्णूला एकदम शाप दिला की ज्या अर्थी वध करणे माझ्या पत्नीचा तू क्रोधाने आंधळा होऊन वध केला त्या अर्थी जनार्दना तू मनुष्य लोकात जन्म घेशील तेथे तुला पुष्कळ वर्षापर्यंत पत्नी वियोग होईल पण शापाने त्याचे चित्त उद्विग्न झाले आणि आपल्या मनात झुरू लागला शापाने व्यथित होऊन भृगू त्या देवाची आराधना करू लागला तपाने आराधना केल्यानंतर भक्तवत्सव देव त्याला म्हणाला लोकांचे प्रिय करण्याकरता तो शाप में ग्रहण करण्या योग्य मानला अशा प्रकारे पूर्वजन्मी शाप दिल्यामुळे हा तपात महा तेजस्वी देव राजा तुझे पुत्रत्व घेऊन आला आहे लोकात राम म्हणून तो प्रख्यात आहे पण भृगूच्या शापाने मिळणारे महान फळ त्याला मिळणारच राम दीर्घ काळ राजा होऊन राहील त्याचे ते धक्ते बंधू आहेत ते सुखे होतील समृद्ध होतील अकरा हजार वर्ष राज करून समृद्ध असे अश्वम राम ब्रम्हलोकाप्रत जाईल तो अनेक राजवंशांची स्थापना करील सीतेला राघवापासून दोन पुत्र होतील राजाच्या वंशाचे मागचे पुरते झालेले आणि होणारे पूर्णपणे त्याने सांगितले आणि ते सांगून तो महा तेजस्वी स्तब्ध राहिला तो गप्प बसलेला पाहून राजा दशरथाने त्या दोघा महात्म्या मुनींना अभिवादन केले आणि आपल्या उत्तम पुरीला तो परत आला मुखातून बाहेर पडलेली ही वचने मी तेथे ऐकून रुझयात ठेवली ते, ते, ते बोलले त्या व्यतिरिक्त अन्यथा होणार नाही सीतेच्या त्या दोन पुत्रांना राम राजाभिषेक करीत मात्र अयोध्येत नव्हे इतर ठिकाणी असे मुनीच सांगितले अशी स्थिती व्हावायची असल्यामुळे लक्ष्मणा तू मनस्ताप करून घेऊ नकोस नरश्रेष्ठा सीतेच्या आणि रामाच्या बाबतीत आपले मन घट्ट कर सुताचे ते अत्यंत अद्भुत कथन ऐकून लक्ष्मणाला फार मोठा हर्ष झाला आणि तो साधू साधू असे म्हणाले अशा रीतीने वाटेत सुताचा आणि लक्ष्मणाचा संवाद असताना सूर्य अस्तात गेला आणि त्यांनी केशिनी नदीच्या तीरावर मुक्काम केला उत्तरकांडाचा एकावनावासर्ग समाप्त